अष्टावक्र गीता प्रकरण पहिले पहिल्या प्रकरणाचा विषय आहे विषयांचा त्याग करून चैतन्यमय होणे हीच मुक्ती आहे श्लोक पहिला जनकहाउवाच कथम ज्ञान वापनोती कथम मुक्तीर्भविष्यती वैराग्यम च कथम प्राप्त एत ब्रूही मम प्रभू ज्ञानप्राप्ती व मुक्तीच्या उद्देशाने राजा जनकाने अष्टावक्रमुनींना जिज्ञासापूर्वक विचारले की हे प्रभू ज्ञान कसे प्राप्त होते मुक्ती कशाने होते आणि वैराग्य कशाने प्राप्त होते ते मला सांग अध्यात्मशास्त्रात ज्ञानाचा अर्थ आहे आत्मज्ञान आत्मज्ञानच ज्ञान आहे बाकी सर्व विज्ञान आहे माहिती किंवा सूचना आहे असे विज्ञान मनुष्याला बाहेरून प्राप्त होते ही जडसृष्टी त्या चैतन्य तत्वाची अभिव्यक्ती आहे चैतन्याचाच सारा खेळ आहे त्याचीच लील आहे समस्त सृष्टीचे आधारभूत तत्व चैतन्य आहे व सर्व चराचरात चैतन्यच व्याप्त आहे एकेका पदार्थात व्यक्तीत समाविष्ट चैतन्याला आत्मा आणि संपूर्ण सृष्टी मिळून व्याप्य असणाऱ्या चैतन्याला ब्रम्ह असे म्हटले आहे आत्म्याचे ज्ञान हेच परमात्म्याचे ज्ञान आहे आत्म्यान परमेजे ब्रम्ह भिन्न नहीं या आत्मतत्वाच् ज्ञान सर्व बाबी ज्ञान प्राप्त होते उपनिषदे संगत यज्ञाते सर्वेदम विज्ञातम भवती ज्यादा जाना सर्व का ही जानले जर्वसृष्टी से रहस्य महित होते मग महित कर घेसारखे का बाकी रहते नहीं शरीर मन बुद्धि अहंकार मे मनुष्य नहीं तो मनुष्य मजे आत्मा है आत्मा हेच त्याचे वास्तविक रूप आहे तो नित्य शाश्वत व सनातन आहे प्रकृती अनित्य आहे या आत्म्याचे ज्ञान हेच स्वच्छ आहे स्थूल असणाऱ्या प्रकृतीलाच अज्ञानी ओळखतात कारण स्थूल हे इंद्रियग्राही आहे परंतु ज्ञानी सूक्ष्मरूपी चैतन्यालाही ओळखतात जे इंद्रियात आहे या ज्ञानप्राप्तीमुळे मुक्ती होती सृष्टीच्या मूल आधाराचे ज्ञान झाल्यावर संपूर्ण विश्व विश्वप्रपंचा ज्ञान होते भ्रांती नष्ट होते या ज्ञानाने मनुष्य शांत होतो साऱ्या सृष्टी व्यापाराचा तो केवळ साक्षी किंवा के द्रष्टा होतो यामुळे संसार बंधनातून मुक्त होऊन तो स्वतंत्र होतो ज्ञानाशिवाय मुक्ती होऊ शकत नाही जीवनाचा परम उत्कर्ष मुक्तीच आहे ती जीवाची अंतिम स्थिती आहे आत्मज्ञानासाठी वैराग्य अतिशय आवश्यक आहे वैराग्याचा अर्थ संसार सोडणे किंवा त्यापासून दूर पडणे असा नाही तर त्याविषयीच्या आसक्तीतून मुक्त होणे असा आहे आसक्तीचा त्याग म्हणजे वैराग्य संसार हे बंधन नाही तर त्याच्याप्रती जी आसक्ती आहे किंवा मा माया आहे ती बंधन आहे या आसक्तीचे कारण आहे अहंकार जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत आसक्ती आहे व तिचेच बंधन आहे संसार व आत्मा ही दोन टोकं आहेत बाह्यंगी है तो संसार जो अंतरिया है तो आत्मा परम्त्मा दोनों रस्ते भिन्न भिन्न दिशा जनुष्य दोगे उभा है जर संसारा दिशे ने धाव घर तो परमत्मेपास दूर जो जरम्त्मे दिशा धाव घर तो संसारापास दूर जातो. संसार पास विन्मुख होने वैराग्य केवल दृष्टिपरिवर्तन शक्य है समाज सोडून जंगलात पळून गेल्याने हे साध्य होणार नाही जर व्यक्तीने संसाराबद्दलची आसक्ती सोडली तर त्यास ज्ञानप्राप्तीचा अधिकार मिळतो मनुष्याच्या अहंकारामुळेच लोभ मोह वासना इत्यादी निर्माण होतात व त्यामुळे मनुष्य कर्माच्या जाळ्यात अडकतो अज्ञानामुळे हे जाळे त्याने स्वतःच निर्माण केलेले आहे पण ज्ञानाने हे जाळे नष्ट करता येते परंतु ज्ञानप्राप्तीसाठी मुमुक्षु असण्याची गरज अटळ आहे अन्यथा ज्ञान काही कोणी दैवता भेट आणून देत नाही राजाजनक मुमुक्षू आहे त्याच्यामध्ये ज्ञान व मुक्तीची तीव्र इच्छा आहे अष्टावक्र ज्ञानी आहेत ज्यांनी स्वतः ज्ञान प्राप्त केले आहे तेच देऊ शकतात ज्यांना स्वतःला ज्ञान मिळवता आले नाही ते दुसऱ्याला देऊ शकत नाहीत एवढेच नाही तर अजून दिशाभूल करतात आज संसार अशा अज्ञानी व्यक्तींच्यामुळ दिशाभ्रष्ट झाल आहमूांपेक्षा अज्ञानी माणसांनी दुनियच जास्त नुकसान कलिज्ञानीच पंथवात पसरवतात व त्यामुळे संसार समाज विकृत होऊन जातो राजाजनकाच्या तीन प्रश्नात अध्यात सार अध्यात्माचं सार साठवल आह प्रत्यक्व्यक्ती ज्ञानप्राप्तीची इच्छा बाळगतो परंतु सारे काही करून सुद्धा सद्गुरूच्या अभावामुळ त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही त्याची तीन कारणे आहेत पहिले कारण म्हणजे स्वतःला मोक्षाची ओढ नसते मुमुक्षुत्व नसणे दुसरे कारण पात्रता नसणे व तिसरे कारण म्हणजे सद्गुरूचा अभाव मुमुक्षुवृत्ती पात्रता व सद्गुरू ही तिन्ही जिथे एकत्र येतात तिथे त्रिवेणी संगम होतो तिथे चेतना अवश्य प्रकट होते तत्वबोध घडवण्याची क्षमता फक्त ज्ञानीगुरू मध्येच असते राजा जनकाचे मुमुक्षत्व व पात्रता या दोन्ही गोष्टी पाहून नंतरच अष्टावक्राने तीन संक्षिप्त वाक्यात ज्ञानाचे सार तत्व राजाला सांगितलं व त्याचे समाधान केलं अष्टावक्र सर्वप्रथम वैराग्याचे स्वरूपाचे वर्णन सांगतो कारण वैराग्याशिवाय मनुष्य आत्मज्ञान अधिकार मिळवू शकत नाही तीच प्रारंभीची अट आहे प्रकरण पहिले सूत्र दुसरे अष्टावक्र मुक्तीम इच्छसी चेत तात विषया विषव्यज श्रमार वदयातोषम सत्यम पियुषवत भज उत्तर दिलं हे प्रिय जनक राज जर तुला मुक्ती हवी असेल तर सर्व विषय हे विष समजून त्यांचा त्याग कर आणि क्षमा आर्जव सरलता दया संतोष आणि सत्य यांना अमृत समजून त्यांचा अंगीकार कर, कर। वय कमी असूनही ज्ञानश्रेष्ठ असल्याने अष्टावक्र गुरुपदावर असे नाहीत राजा जनक शिष्य होऊन आपल्या जिज्ञासा तृप्ती करता अष्टावक्र वेगवेगळे प्रश्न करत आहे अष्टावक्रमुनी म्हणतात हे राजा जर तुला मुक्ती हवी आहे तर विषयांचा मोह विष आहे असं मानून त्यांचा त्याग कर या एका वाक्यात वैराग्याचं रहस्य प्रकट झालं आहे इंद्रियोपभोग व त्याद्वारे विषयांची आसक्ती यामुळेच मनुष्य आत्मज्ञानापासून वंचित राहतो विषय केवळ शरीर व मनाला तृप्त करू शकतात आत्म्याला नाही भोगामुळे वासना कधी तृप्त होत नाही वासना पुन्हा पुन्हा जागृत होतात व अनेक जन्म पिछा पुरवतात म्हणून आत्मज्ञानाची इच्छा असणाऱ्यांनी विषयांची आसक्ती विषा समान मानून सोडून दिली पाहिजे मनुष्याच्या वारंवार जन्म व वा मरणाचे कारण ही आसक्तीच आहे मात्र केवळ विषय वासनांचा त्याग करताच मनुष्य आत्मज्ञानी होत नाही तर त्यात आत्मज्ञानाकरता आवश्यक असणारी पात्रता निर्माण होते हे विषय बंधन नसून त्यांच्याबद्दलची आसक्ती बंधन आहे विषयांचा त्याग करणं म्हणजे खाणं पिणं सोडून किंवा कपडे बिछाणा सोडून नग्न होऊन उपाशी राहणं नव्हे शरीरधारणेसाठी जे कमीत कमी आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक उपभोग न घेणे असा त्याचा अर्थ आहे उपभोग घेण्याच्या आसक्तीमुळे लोभ मोह क्रोध ईर्षा द्वेष घृणा चिंता आदी अवगुण निर्माण होतात वो असं एक चक्र सुरू होतं की जे अनेक जन्म सुरू राहत आसक्ती हेच या सर्व अवगुणांचे मूळ कारण आहे आसक्तीचा त्याग केल्यानंच मनुष्य या दुर्गुणांपासून मुक्त होतो व ज्ञान संपादन करण्याची पात्रता त्याच्या अंगी येते अष्टावक्र पुढे सांगतात की विषय वासनेच्या त्यागामुळेच तुझ्यात पात्रता निर्माण होईल सद्गुण प्राप्तीसाठी लायक बनशील पात्रात जे विषयरूपी विष भरलेले आहे ते फेकून पात्र रिकाम्य केल्याशिवाय त्या ज्ञानामृत ओतता नाही यास्तव पहिल्यांदा अंतःकरण स्वच्छ कर तरच सद्गुणांचा प्रभाव पडू शकेल अन्यथा विषात ओतलेल्या अमृताप्रमाणे हे ज्ञान सुद्धा दूषित होईल अंतःकरण स्वच्छ झाल्यावर त्यात क्षमा दया संतोष व सत्यरूपी अमृत भरून प्राशन कर तेव्हा तुला अमृताचा लाभ मिळेल विषय अनित्य आहेत अविद्य आहे क्षमा सरळता संतोष शाश्वत आहेत अनित्याचा भोग सोडून शाश्वताचं सेवन कर देहा से खोटे तादात्म्य म्हणजे मी म्हणजे माझा देह हे निर्माण झालेलं आहे ते विषया त्यागामुळे नष्ट होईल व तेव्हाच आत्म्याबरोबर तादात में स्थापित होईल न पृथ्वी न जलम न अग्निर न वायुर्द्यौर्न वा भवान एशाम साक्षी नूप विधीमुक्त ये तू पृथ्वी नाहीस जल नाहीस अग्नी नाहीस वायू नाहीस आणि आकाशसुद्धा नाहीस या सर्वांचा तू साक्षी आहेस व चैतन्य रूपाने साक्षी आहेस हे है जात ज्ञान कसे प्राप्त होते या राजा जनकाच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर म्हणून ज्ञान संपादन करण्यापूर्वी पात्रता संपादन करण्याची गरज सांगून अष्टावक्र मुनी त्यासाठी वैराग्य प्राप्ती आणि आसक्तीतून मुक्तता या अनिवार्य अटी सांगतात या वैराग्याचा खुलासा केल्यानंतर मुनी श्रेष्ठ निजस्वरूप काय व कसे आहे याबद्दल येथे सांगतात ते म्हणतात मनुष्य केवळ शरीर नाही तर तो चैतन्य रूपी आत्मा है आत्मा हेत वास्तविक रूप है आत्मा हाच सम्राट है शरीर मन बुद्धि आत्म्या दास है जे आज्ञा नुसार कार्य कर शरीर मन है स्थूल अत्यक्ष बोध हो सूक्ष्म है व्यन नसा मुझे केवल शरीर है अष्टावक्रमुनी या अज्ञानाचे निराकरण करण्यासाठी सांगतात की पृथ्वी जल अग्नी वायू व वा आकाश या पाच तत्वाने बनलेले शरीर म्हणजे तू नाहीस ही पंचतत्वे भौतिक आहेत अनित्य आहेत नष्ट होणारी आहेत मृत्यूनंतर ती नष्ट होतील पण तू मृत्यूनंतर सुद्धा जिवंत राहशील व मृत्यूनंतर पुढच्या यात्रेला निघून जाशील शरीराचे जुने वस्त्र त्यागून नव्या शरीराचे वस्त्र शरीरा धारण करशील हे शरीर केवळ वस्त्र आहे तू त्यापेक्षा भिन्न आहेस हे तुझे शरीर भौतिक तत्वानी बनलेलं आहे तू घर नसून घरात राहणारा मालक आहेस तू त्यात राहणारा चैतन्य रूप साक्षी आहेस सर्व भौतिक जगाचा आधार चैतन्यच आहे तू सुद्धा चैतन्यच आहेस अनेक जन्मांच्या सवयीमुळं तुला स्वतःला भौतिक शरीर समजण्याची सवय झालेली आहे ती भ्रांती संपवून स्वतःचे चैतन्य स्वरूप ओळख हेच ज्ञान आहे जर तू संपूर्ण जगाचा जगाचे व्यवहारांचा केवळ साक्षी द्रष्टा होशील तर तुला आत्मबोध होईल हेच सत्य सूत्र आहे जे प्राप्त केल्यावर दुसरी कोणतीही साधना आवश्यक राहत नाही आपण म्हणतो हे शरीर माझं आहे मन माझ आहे बुद्धी माझी आहे पण या सर्व वाक्यातला मी कोण आहे माझे आहे म्हणजे कुणाचे आहे निश्चितच शरीर आणि मन हे मी पासून वेगळे भिन्न असले पाहिजे म्हणून आपण म्हणतो की माझे आहे जे मी नाही व जे माझे आहे ते माझे या खऱ्या मी मध्ये जोडले जात असेल तर ते वेगळे काढून त्याचा त्याग केला पाहिजे आणि जे जे माझे आहे ते मी मधून बाजूला काढल्यावर जे खाली शिल्लक राहील तो मी आहे हेच मी तत्व आत्मतत्व आहे ज्याचं ज्ञान झाल्यावर सर्व विजातीय तत्वे त्यापासून वेगळे दिसू लागतात हेच आत्मज्ञान आहे प्रकरण पहिले सूत्र चौथे पृथकृ आपल्यापासून देहाला वेगळे करून चैतन्याचा विश्राम रूपी अनुभव घेशील तर तू आत्ताच शांत बंधनमुक्त व सुखी होशील मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात वैराग्य प्राप्ती झाल्याने पात्रता निर्माण होईल नंतर गुरुद्वारा तत्वज्ञानाचा बोध केला गेल्यावर आत्मज्ञान होईल परंतु मुक्तीसाठी आत्मज्ञान पुरेसे नाही मी शुद्ध चैतन्य आत्मा आहे के मी केवळ साक्षी आहे मी शरीर नाही एवढे जाणणे मुक्तीसाठी पुरेसे नाही या आत्मज्ञानानंतर सुद्धा शरीराशी तादात्म्य राहिले तर पुन्हा पुनर्जन्म होण्याची शक्यता निर्माण होते म्हणून त्याला मुक्तीसुद्धा म्हणता येणार नाही हे ज्ञान विकल्प समाधीत सुद्धा होतं या समाधीत बीजा रुपाने सर्व संस्कार विद्यमान असतात उचित व वा अनुकूल वातावरण मिळाल्यावर या बीजातून पुन्हा वृक्ष निर्माण होऊ शकतो म्हणून त्या बीजाला सुद्धा नष्ट करणे ही निर्विकल्प समाधी आहे आणि तीच मुक्तावस्था आहे अष्टावक्रमुनी ह्याच मुक्तीची चर्चा करताना सांगतात तू आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर जर देहाशक्ती सोडून पूर्ण रुपाने चैतन्य आत्म्यात स्थिर होशील तर तू अत्ता सुखी शांत व बंधनमुक्त होशील आपले शुद्ध स्वरूप आत्मा आहे हे ओळखणे पुरेसे नाही तर त्यात निरंतर स्थिर राहणे आवश्यक आहे हीच निर्विकल्प समाधी आहे मुक्ती आहे पतंजली अष्टांग योगात शेवटच्या स्थितीत समाधीची चर्चा करतात अष्टावक्र पहिल्याच वाक्यात राजा जनकास समाधीचे ज्ञान आणि अनुभव देतात शरीर आणि आत्मा यांच्यात सात पडदे किंवा आवरणे आहेत योगशास्त्र शरीरापासून सुरुवात करून एक एक आवरण शास्त्रविधीपूर्वक दूर करून आत्म्यापर्यंत पोहचवते अष्टावक्र सरळ आत्म्याचा साक्षात्कार घडवतात व बाकीची सर्व आवरणे एकाच प्रयत्नात नष्ट करण्यास सांगतात मुनी म्हणतात ही आवरणे वास्तविक सत्य नाहीत केवळ भ्रम आहे भ्रांतीचा विनाश केवळ बोध तत्वानेच शक्य आहे तिथे क्रियाकर्मांचा उपयोग नसतो आत्मा अहंकाराशी जोडलेला आहे अहंकारातून वासना निर्माण होते वासनापूर्तीसाठी अहंकाराचे साधन असणाऱ्या शरीराचा तो उपयोग करतो जर वासना नसतील तर शरीराची आवश्यकताच नाही योगाचं केंद्र शरीर आहे जर यातून तू तु वेगळा होऊन सरळ आत्मभाव आत्मसात केलास तर सुखी शांत सुनमुक्त होशील केवढ सार गर्भी तथ्य आहे हे आत्ताच सुखी होशील एक क्षणाचाही विलंब होणार नाही दोरी पाहून सापाचा भ्रम झाल्यास ती दोरी उजेड्यात पाहिल्यावर तो भ्रम तात्काळ संपतो त्यासाठी कर्मकांड जप तप मंत्रसाधना हटयोग असं काहीही करावं लागत नाही त्याचप्रमाणे आत्मबोध हा पुरेसा असतो ज्यामुळे सर्व भ्रम नष्ट होतात व मनुष्याला मुक्तीचा रस्ता खुला होतो ही, विशेश नहीं। का ही नहीं। मुक्ती काही एखादा विशेष ठिकाण नाही किंवा ती मिळवण्यासाठी काही एखादी काल नदी पार करावी लागत नाही मुक्ती म्हणजे आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान आहे जे प्रत्यक्ष दर्शनानच मिळू शकत यामुळेच सर्व अज्ञानाच्या ग्रंथींची बंधने तुटतात म्हणून शिवगीतेत म्हटले आहे की मोक्षस्य नाही व अशी स्त्री नगराम्य अज्ञान हृदय ग्रंथी नाशो मोक्ष इतिह मोक्ष कुठे दूरवर कुठे एखाद्या घरात किंवा कोणत्या एखाद्या गावात राहत नाही अज्ञान रुपी हृदय ग्रंथीचा नाश म्हणजेच मोक्ष होय असे या शिवगीतेत म्हटलेलं आहे जो चैतन्य रूपी आत्म्यात झाला तो मुक्त आहे कर्म क्रिया या सर्व शरीराच्या व मनाच्या आहेत जो शरीर व मन यांच्या आसक्तीत आहे त्याचे कर्म त्याच्यासाठी बंधन होतात आत्म्याचे कोणतेही बंधन आहे आत्मा करता नसून केवळ द्रष्टा आहे द्रष्टा कधी कर्मबंधनच सापडत नाही सर्व भोग कर्म अहंकार लोभ हे शरीर व मनाचे धर्म आहेत आत्म्याचे नाहीत जो स्वतःचे आत्मस्वरूप ओळखून शरीरासक्ती सोडून देतो तो मुक्त आहे व हाच मुनीश्रेष्ठ अष्टावक्रांचा परमश्रेष्ठ उपदेश आहे अध्याय पहिला सूत्र पाचव निक अस तू ब्राह्मण किंवा अन्य वर्णाचा नाहीस आणि तू आश्रमी सुद्धा नाहीस तू डोळे किंवा अन्य इंद्रियांद्वारे जाणता येतो हेच सत्य ओळखून सुखी हो अष्टावक्रांनी तीन सूत्रात राजा जनकाच्या तीन प्रश्नांचे उत्तर देऊन ज्ञान मुक्ती व वैराग्य यांचे स्पष्टीकरण करून मुक्तीचा सा रस्ताही सांगितला नंतर राजा जनकाला हा उपदेश ग्रहण करण्यास मदत व्हावी या हेतूने अष्टावक्र सविस्तर विवेचन करताना म्हणतात तू शरीर नाहीस तू आहेस आत्मा जो साक्षी आहे चैतन्य आहे आत्म्याचा कोणताही वर्ण नसतो आत्मा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र काहीच नसतो ही तर चैतन्य ऊर्जा आहे आणि ती सर्व प्रकारच्या जीवात व अजिवात समान प्रमाणात व्याप्त आहे आत्म्याचा वर्ण आणि आत्मा कुठल्याही आश्रमातही नसतो आत्मा गृहस्थाश्रमी नसतो किंवा वानप्रस्थाश्रमी नसतो त्याची कोणतीच जात नाही त्याचे कोणतेच लिंग नाही आत्मा करता नाही भोगता नाही किंवा भोग्य विषय सुद्धा नाही या सर्वांच्या निराळा असंग निराकार विश्वाचा साक्षी मात्र आहे केवळ द्रष्ट आहे अष्टावक्र जनकला सांगतात तू तो आत्मा आहेस हे जाणून सुखी हो वर्ण आश्रम हे आत्म्याचे विषय नाहीत म्हणून ते तुझेसुद्धा होऊ शकत नाहीत वर्णाश्रम धर्माची व्यवस्था केवळ अज्ञानी व्यक्तींसाठी आहे कारण त्यामुळे ते क्रमशः स्वतःचा विकास करून घेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी लायक होऊ शकतील अष्टावक्र जनकाला आत्म्याचे वास्तविक रूप समजून घेण्यासाठी मदत करत सांगतात की तू हे जाणून घे व आताच सुखी हो यात उशीर होतच नाही हा रोकडा अगदी नगदी धर्म आहे उदार नाही की आज कर्म केले आणि पुढच्या जन्मात फळ मिळेल काही लोक म्हणतात की हे कलियोग आहे हा पंचमकाल आहे यात मुक्ती होणार नाही काहींचे म्हणणे आहे की अंतिम तीर्थंकर अवतार होऊन गेले आता पुन्हा कोणी होणार नाही परंतु अष्टावक्र निर्भीडपणे सांगतात की ही सर्व निरर्थक बडबड आहे तू आपल्या आत्मस्वरूपी चैतन्याला ओळखून त्याच स्थिर हो आणि आत्ताच मुक्त हो अशी घोषणा असा उपदेश कोणत्याही गुरुने केलेला नाही अध्यात्म जगतातील ही एक अद्भुत घोषणा आहे दिवा प्रज्वलित होताच अंधार अदृश्य होतो त्याचप्रकारे आत्मज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञान रूपी अंधार एका क्षणात विलीन होतो व सारी भ्रांती नाहीशी होते फक्त बोध होणे पुरेसे आहे अध्याय पहिला सूत्र सहावे धर्मा धर्माधर्म सुखम दुःख मानसा निनते विभो न न करता मुक्त एवासी सर्वदा हे विभो धर्म आणि अधर्म सुख दुख, हे मनाचे विषय आहेत तुझे नाहीत तू न करता आहेस न भोगता आहेस तू तर सदैव मुक्तच आहेस आत्मा चैतन्य आहे असीम आहे मुक्त आहे व सर्वत्र व्यापून आहे आत्मा कोणत्याही बंधनात अडकलेला नाही शरीर सीमित आहे शरीर मन बुद्धी यांना मर्यादा आहे आत्मा कोण्या एका शरीराशी किंवा मनाशी बांधलेला नाही ही सारी शरीरगत व मानसिक भिन्नता आहे आत्मगत कोणतीही भिन्नता नाही म्हणून अष्टावक्रांनी राजा जनकाला विभोग म्हणजे व्यापक अशा शब्दांनी संबोधित करून सांगितलं कि तू शरीर नसून व्यापक आहेस व्यापक आत्मा आहेस म्हणून सदैव मुक्त आहेस ही मुक्ती हाच तुझा स्वभाव आहे ही कष्टाने मिळवायची नसून ती मिळालेलीच आहे फक्त जागृत होऊन दृष्टी परिवर्तन करून बघायची आहे केवळ ग्रहण होऊन जर कुणी व्यवस्थित ऐकलं तर तात्काळ घटना घटित होते त्याच क्षणी अनेक जन्मांचे विस्मरण नष्ट होते व स्मरण जागृत होते शोधत फिरणारा वाट चुकतो शोधाशोध करून परमात्म्याची भेट होत नाही शोधाशोध सोडून संसाराबद्दल उदासीन वैराग्यशील होऊन चैतन्यरूपी आत्म्यात स्थिर होणे हाच प्राप्तीचा रस्ता आहे आत्मा व्यापक आहे व सर्वात एकच आत्मा आहे पण अज्ञानी माणसाला भिन्न भिन्न आत्मा असल्याचा भ्रम होतो शरीरांच्या वेगवेगळेपणामुळे आत्मा वेगवेगळा असल्याचा भ्रम होतो जसे हा माझा आत्मा आहे तो त्याचा आत्मा आहे आत्मे असंख्य आहेत वगैरे भ्रम आहेत अष्टावक्र म्हणतात की तू अहंकारामुळे स्वतःला करता व भोक्ता मानतोस हा तुझा अहंकार तुझा भ्रम आहे स्वतःला करता व भोगता मानल्यानंच सुख तुला तोंड द्यावं लागतं तू धर्म अधर्माच्या गोष्टी करतोस वास्तवात धर्म अधर्म आणि सुख हे सर्व मनाचे आहेत तू अहंकारामुळे स्वतःला आत्म्यापेक्षा भिन्न समजतोस हा अहंकार युक्त भ्रम सोडून दिलास तर तू आत्म्याप्रमाणे सदा मुक्त होशील अहंकार व मन यांचा अडथळा दूर होताच तू करते पण व भोगते पण यातून मुक्त होशील व त्याच बरोबर सुख दुःखातूनही तु तुझी सुटका होईल अध्याय पहिला सूत्र सातवे एको दृष्टा सर्वस्य मुक्त प्रायोसि सर्वदा अयमेव हि ते दृष्टारम पश्यसीतरं तू सर्वांचा द्रष्टा आहेस आणि सदैव मुक्त आहेस स्वतःऐवजी दुसऱ्याला द्रष्टा मानतोस हेच तुझं बंधन आहे या सूत्रात अष्टावक्र अद्वैताचे महत्व स्पष्ट करून द्वैतवादी विचारांनाच बंधनाचे कारण मानून जनकास सांगतात की हा आत्माच परमात्मा आहे हाच ब्रह्म आहे दोन्ही भिन्न नाहीत तर एकच आहेत तू सुद्धा तेच ब्रह्म आहेस आणि संपूर्ण सृष्टीसुद्धा त्याच एका ब्रम्माची अभिव्यक्ती आहे आणि हा आत्माच सर्वांचा द्रष्टा आहे म्हणून तूच सर्वांचा द्रष्ट आहेस परमात्मा मुक्त आहे म्हणून तू सुद्धा खरोखर मुक्तच आहेस परंतु तुझ्या बंधनाचे कारण हेच आहे की तू स्वतःला सोडून दुसऱ्याला दृष्टा मानतोस द्वैत अद्वैत दृष्टिकोनाविषयी हे सूत्र फार महत्वपूर्ण विचार मानते अष्टावक्र म्हणतात तू सर्वांचा द्रष्टा आहेस दुसरा को दा नहीं द्वैतवादी मनता ईश्वर व मनुष्य भिन्न है परमां व आत्मा भिन्न है ईश्वर सृष्टि वेगवेगड़े ईश्वर करता है सृष्टि निर्माण के लिए तो आकाशन कि स्वर्गत बसला सर्व सृष्टि संचालन कर सर्वते मर्जीनुसार व आदेशानुसार होता है तो दया करते बक्षीस देतो, दंड देते तो न्याय ही करते सर्वता शासन है संपूर्ण शासन व्यवस्था है सृष्टि बनव पक्षी जीव जंतु मनुष्य सर्व बन है आत्मा ईश्वर न ईश्वरा व आत्म्या पिता पुत्राच संबंध है मलक गुलामा संबंध है ईश्वर मुक्त है आत्मा गुलाम है व तो बंधन गुलाम कधी मालक हो ईसाई ख्रिश्चन मुसलमान व ब्रह्मकुमारी पंथाचे लोक असंच मानतात काही धर्म ब्रम्ह जीव प्रकृती या तिघांनाही अनादी मानतात काही आत्मा व सृष्टीला अनादी मानतात काही पुरुष व प्रकृती या दोघांना अनादी मानतात काही प्रकृतीलाच सर्व काही मानतात व ईश्वराच्या सत्तेवर म्हणजे अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहीत ते या चैतन्याला प्रकृतीचा गुणधर्म समजतात अशा वेगवेगळ्या सिद्धांतांच्या व धारणांच्या मध्यभागी अष्टावक्र धैर्यनं जाहीर करतात की चैतन्य आत्माच ब्रह्म आहे याच्याहून वेगळा असा कोणीही ईश्वर नाही हा आत्मा एकमेव द्रष्ट आहे साक्षी आहे काही धर्म असं मानतात की आकाशात ईश्वर बसलाय व तेथून बसल्या बसल्या तो सर्व पाहतोय पापपुण्य नहारतोय अष्टावक्र म्हणतात हा आत्माच परमात्मा आहे व तोच द्रष्टा आहे याच्याहून वेगळा कोणीही द्रष्टा नाही हा आत्मा मुक्तच आहे तो कोणत्याही बंधनात नाही मुनी श्रेष्ठ जनकाला सांगतात की तुझे बंधन हेच आहे की तू स्वत ऐवजी दुसऱ्याला द्रष्ट मानतोस जर दुसरा कोणी असेल तर बंधन आलेच जर एकच असेल तर कोण कुणाला बांधणार तो मुक्तच आहे जर ईश्वर आत्म्यापेक्षा वेगळा असेल आत्म्यापेक्षा मोठा असेल तेव्हा बंधनाचा प्रश्न येतो की आत्मा त्याच्या अधीन आहे गुलाम आहे त्याचा सेवक आहे जेव्हा दुसरा कोणी नाही तेव्हा बंधन कोणाचं तो मुक्तच आहे म्हणून आत्म्यापेक्षा ईश्वराचं अस्तित्व वेगळं मानणे हेच बंधन आहे असे मानले तर आत्मा कधीच मुक्त होऊ शकत नाही याच कारणाने ईश्वराचे अस्तित्व आत्म्यापेक्षा वेगळे मानणाऱ्या धर्मात मुक्तीची धारणा आढळत नाही म्हणून अन्य धर्म स्वर्ग नरर व ईश्वराच्या साम्राज्याच्या गोष्टी करतात केवळ वा अद्वैतवादीच मुक्तीची गोष्ट करू शकतात स्वतंत्र होण्यात फार भय आहे फार असुरक्षितता आहे मनुष्य स्वभावत सुरक्षिततेकरिता गुलामी शोधतो म्हणून अन्य धर्मात ईश्वराला आपला मालक ठरवून स्वतःला त्याचे गुलाम मानतात याच विचारधारणेने द्वैतवादी वगैरे अन्य धर्मांना जन्म दिला उपनिषदे म्हणतात अयम आत्मा ब्रम्ह तत्व म्हणजे मीच तो ब्रह्मरूपी आत्मा आहे व तू सुद्धा तेच ब्रह्म आहेस हीच अद्वैताची धारणा आहे मुनीश्रेष्ठ अष्टावक्र अद्वैतवादी आहे म्हणून राजा जनकला ते सांगतात तू आत्मा आहेस व हा आत्माचा द्रष्टा परमात्मा आहे याच्याहून वेगळा असणाऱ्या आकाशात बसणाऱ्या ईश्वराला द्रष्टा मानणे हेच तुझे बंधन आहे अज्ञानीच आत्म्यापेक्षा वेगळा असणाऱ्या ईश्वराला द्रष्टा किंवा कर्मफलदाता आणि कि करता मानतात ज्ञानी तसे मानत नाहीत अध्याय पहिला सूत्र आठवे अहम करते ते अहम मान महाकृष्णाही दंशी ना अहम करते विश्वासा मृतवा सुखी भी करता आहे या अहंकार रूपी विशाल काळ्या सापाचा तुला दंश झाला आहे मी करता नाही असे विश्वासरूपी अमृत प्राशन करून तू सुखी हो अहंकार हेच दुखाचं कारण असल्याचं या सूत्रात सांगून मुनी श्रेष्ठ अष्टावक्र म्हणतात अहंकारा अहंकारारुपी महासर्पाचा दंश झाल्यामुळे तू स्वतःला करता मानतोस ही मीची भावनाच तुला ब्रह्म आणि चेतनेपासून दूर करते जोपर्यंत तुझ्यामध्ये अहंकार आहे तोपर्यंत तू स्वतःला त्या ब्रह्मापासून वेगळा मानशील आणि ही वेगळेपणाची भावनाच सर्व कारण आहे याकरता तू मी वेगळा आहे मी करता आहे या अहंकाराचा त्याग करून मी करता नाही करता ईश्वर आहे मी केवळ उपकरण किंवा साधन आहे किंवा निमित्त मात्र आहे या विश्वासरुपी अमृताचे प्राशन करून सुखी हो संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती एकाच ब्रह्मापासून झालेली आहे एकच चेतना भिन्न भिन्न रुपात व्यक्त झाली आहे शरीरगत चेतना म्हणजे आत्मा व समष्टीगत चेतना म्हणजे ब्रह्म दोन्ही एकच आहेत जगाचे प्रारंभी ब्रह्माच्या मनात इच्छा निर्माण झाली कि मी एकच असून अनेक रूपे धारण करीन एकोहम बहुश्याम या स्फुरणातून सुप्त शक्ती जागृत झाली ही शक्ती पुढे वेगवेगळी रूपे साकार करत गेली या वेगवेगळ्या रूपातील व्याप्त चेतनेला त्या परम परमचेतनेपासून आपण वेगळे आहोत असे वाटल्याने मी पणाचा उदय झाला या अहंकारामुळे स्वचेतना त्या विराट चेतनेपेक्षा भिन्न वाटू लागली या भिन्न प्रत्ययाचे कारण मनुष्याची बुद्धी आहे ही बुद्धी या जीवाला ईश्वराच्या सान्निध्यापासून वेगळे करते भारतीय दर्शनशास्त्र सैतानाला अहंकार समजते अहंकारच सैतान आहे त्याची उत्पत्ती अज्ञानापासून होते म्हणून भारतीय तत्वज्ञान अज्ञानाला पाप समजते अज्ञानामुळे आलेली ही वेगळेपणाची जाणीव व अहंकार आत्मज्ञानामुळे नष्ट होऊ शकतो जेव्हा आत्म्याचा बोध व ज्ञान होते तेव्हा भ्रम नाहीसा होतो आणि मनुष्य आपल्या वास्तविक रूपाला ओळखू शकतो तेव्हाच तो शांत व सुखी होतो म्हणून अष्टावक्र सांगतात की मी करता करतानाही या विश्वासाचे अमृत प्राशन करून सुखी हो अहंकार भिकारी असतो तो सतत जास्तीची मागणी करत राहतो कितीही मिळालं तरी तो रिकामच राहतो सिकंदरासारखा जगत जेता सुद्धा मरताना मी रिकाम्या हाताने जातोय असे उद्गार करतो या जगातला व्यवहार म्हणजे सारा अहंकाराचा खेळ आहे हा अहंकार स्वतःचे प्रदर्शन करू इच्छितो मनुष्याच्या खऱ्या गरजा खूप कमी आहेत व त्या सहजपणे पुऱ्या होऊ शकतात पण त्याचे अधिकांश कार्य अहंकार तृप्तीसाठीच केले जात हा अहंकार कठीण व असाध्यवारस्य दाखवतो उदाहरणार्थ डोक्यावर उभे राहणे एका पायावर उभे राहणे तप करणे नग्न फिरणे दीर्घकाळ उपास करणे डोंगरावर उंच चढणे समाधीस्थ होणे हटयोग करणे वगैरे आपण सर्व जीवसृष्टीत श्रेष्ठ आहोत ही समजूत सुद्धा अहंकारामुळेच निर्माण झाली आहे या अहंकारामुळेच पृथ्वीला संपूर्ण ब्रह्मांडाचे केंद्रस्थान मानण्याची चूक घडते मी महान मी आणि माझी जात महान या सर्व अहंकाराच्या घोषणा आहेत आमच्या शिक्षण संस्था सुद्धा जातीच्या अहंकारातून निर्माण झालेल्या व जातीच्या अहंकाराचे शिक्षण देणारे आहेत अहंकाराशिवाय जीवनावर दुसरे कोणतेही ओझे नाही कोणताही तणाव नाही आणि कोणतेही बंधन नाही अहंकार नेहमी कशाची तरी मागणी करतो तो देत काहीच नाही देणारा निरहंकारी होतो घेण्याची इच्छा हेच दुःखाचे कारण आहे जेवढे जास्त गोळा करण्याची इच्छा ठेवाल तेवढे जास्त दुःखी व्हाल सुखी होण्याचा तो रस्ता नाही ईश्वराने जे सर्वश्रेष्ठ आहे ते मनुष्याला दिलेले आहे पण त्यामुळे मनुष्य संतुष्ट नाही यावर धर्म हाच एक उपाय आहे ज्या दिवशी हा अहंकार नष्ट होईल त्याच वेळी हे करते पण नष्ट होईल व ईश्वराच्या सानिध्याचा अनुभव प्राप्त होईल अहंकारामुळे मनुष्य साहस व शौर्य प्रकट करू शकतो तपस्या करू शकतो उपाशी राहू शकतो उंच पर्वतावर चढू शकतो राजकीय नेता बनू शकतो परंतु समर्पित होऊ शकत नाही भक्त होऊ शकत नाही असा माणूस जर कर्मयोगी झाला तर त्याचा अहंकार कमी होऊ शकतो पण त्यासाठी त्याने कर्मातच समर्पित व्हावे व कर्म परमार्थाकरताच करायला हवे अहंकारामुळे जगाला उपयुक्त अशा काही गोष्टी मनुष्य करू शकतो पण दृष्ट्या अशा माणसाचा कस कमी होतो कारण त्याचे नैतिक पतन झालेले असते नैतिक पतन झालेला माणूस चोरी हत्या शोषण हिंसा सर्व काही करू शकतो म्हणून अहंकारी लोकांनी त्यांचे त्यांचे एक वेगळे जग निर्माण केलेले आहे जे या आध्यात्मिक जगापेक्षा फार वेगळं आहे सर्व प्रकारची पापे व अनैतिकता या अहंकारामुळे जन्माला येतात जर अहंकार असेल तर नरकात जाण्याकरता अजून दुसरे पाप करण्याची आवश्यकताच नाही सर्व पापे आपऑप होत जातील करावी सुद्धा लागणार नाहीत म्हणून अष्टावक्रे अहंकाराला महा उपमा दिली आहे या अहंकार रोगाचे निदान करून मुनी श्रेष्ठ अष्टावक्र थांबत नाहीत तर ते रोगावरचा उपाय सुद्धा सांगतात मनुष्याने मी करता नाही असे मानायला शिकावे मी पणातून मुक्त व्हावे मी करता नाही ही सृष्टी आपल्या विशिष्ट नियमानी कार्यरत आहे परमेश्वर हाच एकमात्र करता आहे या सत्याचा विश्वासपूर्वक स्वीकार करणे हेच ते औषध आहे यामुळे मनुष्य सुखी होऊ शकतो अहंकारी व्यक्तीला सुखी करणे अशक्य आहे तर निरहंकारीला दुःखी करणे अशक्य आहे अष्टावक्र यासाठी कोणताही विधी पूजा तपस्या साधना वगैरे करायला सांगत नाहीत महामुनी अष्टावक्र म्हणतात दृष्टी परिवर्तन करा पूर्ण श्रद्धेने व निष्ठेने जर दृष्टी परिवर्तन केली तर निश्चितच विचारात परिवर्तन होईल चुकीची दृष्टी ही की तुम्ही समग्र अस्तित्वाचा स्वतःला हिस्सा आणि अंश मानत नाही स्वतःचाच अहंकार फुगवत आपलाच हट्ट चालवीत आहात समग्र अस्तित्वाचा तुम्ही एक भाग आहात वेगळे नाहीत न जन्मावर तुमचा अधिकार आहे ना मृत्यूवर तुमचा अधिकार आहे मधल्या भागात उगाच स्वतःला करता समजून स्वमुक्ती पथामध्ये खाली मांडी घालून बसला आहात मुनिस्रेष्ठ अष्टावक्राने सर्व सार गर्भ असा भाग या सूत्रात विलित केला आहे अमृत मानून निष्ठापूर्वक हे सूत्र ग्रहण करणारा अत्यंत सुखी होऊ शकतो अध्याय पहिला सूत्र नववे प्रित मी एक विशुद्ध बोध आहे या श्रद्धायुक्त अग्निने स्वतःचे घोर अज्ञान जाळून तू शोक व सुखी हो अष्टावक्र केवळ काही गोष्टी नाकारण्याचा उपदेश करत नाहीत केवळ अहंकार सोडला कि ज्ञान होणार नाही फक्त नकार देणे एवढीच अट नकारात्मक दृष्टीकोनाचे धर्म केवळ त्यागाच्या गोष्टी सांगतात घर दार पत्नी मुले कपडे सर्व सोडून जंगलात जा उपाशी राहा भिक्षा मागून खा वगैरे वगैरे या सर्व केवळ त्यागाच्या नकारात्मक शिकवणुकीने जगाचे फार नुकसान झाले आहे सर्व काही त्यागले पण मिळाले काहीच नाही अशा व्यक्तीची स्थिती फार दयनीय होते त्याची दिशाभूल होऊन तो हरवून जातो धोब्याच्या गाढवाप्रमाणे घरी असता नाही आणि घाटावरही राहता येत नाही परंतु अष्टावक्रांचा उपदेश सकारात्मक व होकारवादी आशापूर्ण दृष्टिकोन आहे मुनिश्रेष्ठ सांगत केवळ अहंकार सोडल्याने कर्तेपण सोडल्याने ब्रम्हची प्राप्ती होईल असं नाही अहंकार सुटला असा भ्रमसुद्धा होऊ शकतो पण प्रत्यक्षात मनात अबोध पातळीवर अहंकार शिल्लक राहू शकतो अंधार नाही असे मानल्याने अंधार नष्ट होत नाही दीप प्रज्वलित झाल्यानेच तो नाहीसा होतो म्हणून अष्टावक्र निश्चयपूर्वक विश्वास देत सांगतात की आत्मज्ञान होण्यासाठी तू श्रद्धापूर्वक हे सत्य स्वीकार की तू एक विशुद्ध बोध स्वरूप आत्मा आहेस म्हणजे तुझे अज्ञान कितीही असले तरी ते एका क्षणात नष्ट होईल अज्ञान अस्तित्वातच नसते तो केवळ ज्ञानाचा अभाव आहे जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत अज्ञान राहते परंतु ज्ञानोदय होताच ते नाहीसे होते या ज्ञानप्राप्तीनंतरच मनुष्य शोक रहित होऊन सुखी होतो अज्ञानामुळे माणसाच्या अनेक अपेक्षा असतात जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा तो दुःख होतो अपेक्षा रहित जगणे ही एक कला आहे जे मिळाले त्यातच समाधान मानून संतोषाने जगणे हेच परम आहे जेवढ्या अपेक्षा वाढतील तेवढे दुःख वाढतील सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या असे कुणाच्याच बाबतीत घडत नाही हे माहीत असूनही मनुष्य अपेक्षा करत जातो व वा दुःख वाढत जाते या दुःखाचे कारण तो स्वतःच आहे दुसरा कोणीही नाही हे अज्ञान विशुद्ध ज्ञानानेच नष्ट होऊ शकते म्हणून आत्मबोध हाच आवश्यक व पुरेसाही आहे सूत्र दहावे यश्व मिदम भाती कल्पित रज्जू सर्पवत आनंद परम आनंद सबोधस्त चर दोरी मध्ये साप दिसावा त्याप्रमाणे हे सर्व विश्व मनोकल्पनेतून जन्माला आलेले आहे परमआनंदाची प्राप्ती करून सुखाने राहण्यासाठी बोधाची आवश्यकता आहे ते प्राप्त करून घेऊन तू सुखाने राहा आत्मा आणि सृष्टी यातला संबंध स्पष्ट करत अष्टावक्र या सूत्रात आत्मा निराकार म्हणजे अरूप असल्याचे प्रतिपादन करतात या निराकाराचे साकाररूप सृष्टी आहे रूप आकार तयार होतात व विलयाला जातात पण मूल तत्व तेच राहते सोन्यापासून अनेक अलंकार बनतात पण त्यांना बितळवून पुन्हा दुसरे अलंकार केले जातात तरीही त्यातले मूल सुवर्णत्व तत्व तेच राहते जे जन्मते व नष्ट होते ते अनित्य आहे ते शाश्वत नाही चैतन्य तत्व शाश्वत आहे अनित्याला नित्य समजणे यालाच अध्यात्मात भ्रम असं म्हटलं आहे जे आज दिसते ते उद्या राहणार नाही त्यामुळे त्याचा आधार घेणे हा भ्रम किंवा मूर्खता आहे दोरीमध्ये साप तशी ही सृष्टी आहे आहे वेगळी व दिसते वेगळी केवळ मनोदृष्टीमुळे दोरी सापासारखी दिसते ती जशी आहे त्याचे ज्ञान तुम्हाला नाही मनुष्याच्या मनात जसे भाव असतात तसे त्याला जग दिसते पण जग त्यापेक्षा वेगळे असते मनात भूताचे भय असेल तर जंगलातच काय घरात सुद्धा भूत दिसू शकते स्वप्नात सुद्धा भूत छातीवर चढून बसेल काही जणांना चांद्याने रम्य वाटते पण विरही जनांना ते आगीसारखे बसते सुखी माणसाला त्याचे घर स्वर्ग वाटते तर दुखी माणसाला तेच घर खायला उठते कुणाला दोरी सापासारखी दिसते तर तुलसीदासजींना साप दोरीसारखा दिसला कुणासाठी हे जग फुलांची बाग आहे तर काहींसाठी काटेरी वन आहे काही म्हणतात ईश्वराने जग निर्माण केले ते फार सुंदर आहे पर्वत नद्या झरे मैदान वन समुद्र ढग इंद्रधनुष्य सूर्य चंद्र इत्यादी कुणाला सुंदर वाटतात तर कुणाला त्रासदायक वाटतात ही सर्व मानसाची नजर आहे त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे त्याची जशी मानसिक स्थिती असेल तशी त्याला सृष्टी दिसते हा दोष सृष्टीचा नसून दृष्टीचा आहे याच प्रकारे ज्ञानी व अज्ञानी व्यक्तींची दृष्टी असते अज्ञानी माणसाला ही सृष्टी सत्य दिसते तो या सृष्टीला अनादी व शाश्वत असल्याचे मानतो सृष्टि निर्मित करना कहीं ही सृष्टि सत्य है वेगले अत्य नहीं जे प्रत्यक्ष परमत्मा दोटे पढ़ सृष्टि खोटी नहीं ती नित्य शाश्वत व सत्य है कहीं विद्वा सत्या से व भ्रमा से चागले वर्णन के सृष्टि भ्रम नहीं खोटी नहीं सत्य है शाश्वत नहीं मनु ती क्षमिक सत्य है थोड्या काळासाठी सत्य आहे पूर्ण सत्य त्याच गोष्टीला म्हणतात की जी शाश्वत आहे जे शाश्वत नाही ते सत्य असू शकत नाही अष्टावक्राची दृष्टी प्रतिभावान आहे ते या सर्व गोष्टींच्या पलीकडची मार्मिक बाब सांगतात सर्व अद्वैतवादी दोरीत भासणाऱ्या सापाचे शिंपल्यामध्ये दिसणाऱ्या चांदीचे मृगजलाचे अलंकारातील सोन्याचे व माठातल्या मातीचे उदाहरण देतात अष्टावक्र म्हणतात हे विश्व दोरीमध्ये साप भासवा त्याप्रमाणे काल्पनिक का असे दिसते याचा अर्थ असा नाही की जग अस्तित्वातच नाही किंवा जग कल्पनेतच आहे किंबहुना याचा अर्थ जग तर अस्तित्वात आहे सृष्टी आहे ही वने पर्वत नद्या झरे जीव जंतू वनस्पती सर्व काही आहे पण त्यांच्यापासून सुखाची आशा करणे हे मात्र मृगजळासारखे आहे कारण ते सुख मिळू शकत नाही ते खरेच आहे कारण भौतिक दृष्टीने आजचे जग अतिसंपन्न आहे आज कृषी विज्ञान प्रवास दूरदर्शन दूरध्वनी आदी बाबतीत प्रचंड प्रगती झाली आहे मनुष्य आज चंद्रावर जाऊन आला सूर्य चंद्र तारे यांची माहिती मनुष्याने प्राप्त केली बुद्धीचा कमालीचा विकास झाला जे एक लाख वर्षात झाले नाही ते गेल्या तीनशे चारशे वर्षात झाले आहे आज सामान्य माणसाला घरात ज्या सोयी सुविधा प्राप्त झाल्या आहेत त्या पाचशे वर्षापूर्वीच्या श्रीमंत व्यक्तीना सुद्धा उपलब्ध नव्हत्या मग तरीही मनुष्य दुःखी का आहे सत्य तर हेच आहे की जेवढ्या सुखसोयी वाढल्या तेवढ्या माणूस अधिकच दुःखी झाला आहे आज हॉस्पिटलमधल्या सोयी एवढ्या वाढल्या आहेत चिकित्सास्त्रावर याची साधने जेवढी प्रगत आहेत तेवढेच रोग वाढले आहेत न्यायालये जेवढी वाढली तेवढी गुन्हेगारी वाढली आहे जेवढ्या भौतिक सुविधा वाढल्यात तेवढेच माणसाचे नैतिक अधकपतन वाढले आहे जेवढे ज्ञान वाढले तेवढेच अज्ञानही वाढले जेवढे मंदिर गुरुद्वारे वाढले तेवढाच अधर्मही वाढलाय शेती व उद्योगधंद्यांचा जेवढा विकास झाला तेवढीच उपासमारवा आणि गरिबीही वाढली जेवढे मंगल करण्याचा प्रयत्न झाला तेवढेच अमंगल वाढलेले दिसते एक अनिष्ट समांतर व्यवस्था विकसित होत गेली याच काय कारण आहे याचे उत्तर कोणाजवळही नाही केवळ अध्यात्मच याचे उत्तर देऊ शकते की या जगात सुखोपभोगात आनंद प्राप्ती होईल ही आशा खोटी आहे हे मृगजळ आहे त्याने तहान कधीच भागणार नाही कारण या बाह्य वस्तू सुख नाहीच तो आनंदाचा समुद्र सुखसागर तर तुमच्यातच आत आहे त्याची प्राप्ती केल्याशिवाय सुख मिळू शकणार नाही त्याची प्राप्ती करून घ्याल तर धन्यवाद स्वामी रामतीर्थाने सांगितले आहे की या प्रापंचिक दुनियेत आनंदाचा शोध घेणे व्यर्थ आहे हा आनंद तुमच्या अंतरयामीच स्थित आहे अष्टावक्र याच सत्याचा निर्देश करण्यासाठी म्हणतात की हे जग दोरी दोरीप्रमाणे आहे निर्जीव आहे प्रकृती आहे भौतिक आहे ते तुम्हाला सुख देऊ शकत नाही आणि दुःखही देऊ शकत नाही ते निरपेक्ष आहे तुम्ही या जगाचा उपयोग कसा करणार ते तुमच्यावर अवलंबून आहे हे सापाप्रमाणे नाही याला घाबरण्याची गरज नाही विवेकपूर्ण पद्धतीने या जगाचा उपयोग करायला हवा पण तुम्ही सापाच्या कल्पनेने पळून जात आहात साप पाहिल्याप्रमाणे तुमची गाभराट उडाली आहे हा सर्व तुमचा भ्रम आहे कारण तुम्ही दोरीला साप समजत आहात तुमचा हा भ्रम अज्ञानामुळे निर्माण झालेला आहे अज्ञान रुपी अंधारामुळे तुम्ही याचे वास्तविक रुप पाहू शकला नाहीत म्हणून हा भ्रम निर्माण झाला म्हणून तुम्ही जोपर्यंत ज्ञानचक्षुनी हे जग पाहत नाही तोपर्यंत हा भ्रम दूर होणार नाही ज्ञान प्रकाशात जग पाहण्याऐवजी तुम्ही हनुमान चालिसा किंवा रामराक्षा म्हणत दूर पडून जाता त्यामुळे तुमचा भ्रम दूर होणार नाही ही तुमची मानसिक स्थिती आहे जर वास्तवापासून पळून गेला तर तो साप स्वप्नात सुद्धा दिसू शकतो म्हणून या मानसिक रोगाचा उपाय केवळ प्रत्यक्ष दर्शन आहे तुम्ही वास्तविकता ओळखा आपल्या डोळ्यांनी पहा अन्य क्रियाविधी उपयोगाचे नाहीत हेच या सूत्राचे सार आहे याचबरोबर अष्टावक्र राजा जनकाला सांगतात की हे जग सत्य आहे की असत्य चांगले आहे की वाईट दोरिया आहे की साप याच्याशी काही मतलब नाही तू जग नाहीस तुझ्यासाठी भीतीचे काही कारण नाही तू आत्मा आहेस हा आत्मा परमानंदाचा आनंद आहे मग तुझ्यात दुःख भीती कशी परू शकेल तू ज्ञानी नसून स्वतःच ज्ञान आहेस स्वतःच बोध आहेस यामुळे तू संतोषाने जीवन जग या आत्मज्ञानाने तुझे सारे भ्रम व भय नष्ट होईल जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलून जाईल ज्या प्रकारे स्वप्नात दृश्य पाहून भीती वाटते व जाग आल्यावर भय दूर होते त्याप्रमाणे अज्ञानी या जगात घाबरतो ज्ञानप्राप्तीनंतर या काल्पनिक भयातून तो मुक्त होतो